प्रकरण दोन भयकंपिता से बाल से बालपणी हॉलँड मधील आयुष्य कसे होते ते जाणून घेण्यासाठी त्यावेळी हॉलँड मध्ये काय चालले होते ते पाहूया तो दुसऱ्या महायुद्धाचा काळ होता त्याचा प्रभाव तिच्या आयुष्यावर कायम राहिला होता दहा मे एकोणीशे हा हॉलँड मधील भयान काळा दिवस जर्मनीचे नाझी लष्कर त्या दिवशी हॉलँडसारख्या मृदू देशावर तुटून पडले खरेतर तर एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये दुसरे महायुद्ध सुरू झाले तेव्हा हॉलँडने युद्धातून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला होता पण नाझी लष्कराने तिकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले व शांतताप्रिय चिमुकल्या देशाला शांत अलिप्ततेत जगू न देण्याचा दुष्ट निर्णय घेतला पंधरा मे एकोणीसशे रोजी रॉटरडॅमवर भयानक बॉम्ब वर्षाव सुरू झाला बिचारे साध्या सुध्या डच सैनिकांनी शरणागती पत्करली डच शासनकर्ते आणि गरा, राजघराण्यातील मंडळी लंडन मध्ये बॉम्ब वर्षावानंतर वाईट परिस्थिती निर्माण झाली दूध चीज अंडी बीफ भाज्या धान्य वगैरे विकणारे शेतकरी हवालदिल झाले हॉलडमधील प्रसिद्ध गायी सकट सर्व माल नाजी लष्कराने जर्मनीला पाठवण्यास सुरुवात केली एकोणीशे चौवेचाळीसच्या मे मध्ये ऑड्रिचा वाढदिवस होता त्यासाठी तिच्या आईला केक मिळाला नाही तिने कशा जंगली बेरीज गोळा केल्या व एका प्लेटमध्ये एकावर एक रचून त्याच्यावरच वाढदिवसाची मेणबत्ती पेटवली एकोणीसशे पासूनच साखर सोन्यापेक्षाही महाग झाली होती ज्या मिळतील त्या भाज्या अतिशय महाग मिळणारा अर्धा ब्रेड जो वाळवलेल्या मटारच्या दाण्यांपासून बनवला होता यावरच तिचा वाढदिवस साजरा झाला असे कदान खाऊन छोटी ऑर्डरी इतकी कृश झाली होती की तिची हाडेच जास्त उठून दिसत होती ॲनिमिया दमा मायग्रेन यामुळे तिचे आरोग्य पूर्ण बिघडले होते तिची आई व ती दोघींना कोलायटीसचाही त्रास सुरू झाला होता कोवळ्या वयात ऑड्री हे सर्व सहन करीत होती जर्मन लष्कराच्या राज्यात तर तिचे भोग असह्य होते जर्मन सैनिक रस्त्यातून 12-13 वर्षांच्या लहान मुलांना उचलत व मजुरी करायला लावीत धुणी भांडी हॉस्पिटलमध्ये नर्सेसना मदत साफसफाई वाटतेल ती कामे करायला लावीत एकदा ऐलाने ऑड्रीला खरे ओस पडलेल्या दुकानातून ब्रेड आणायला पाठवले वाटेत ऑड्रीने बघितले पाच लहान मुलींना जर्मन सैनिक कामासाठी घेऊन जात होते ऑड्रीला बघताच सैनिकांनी तिला त्या पाच मुलींबरोबर चालण्यास सांगितले एक ट्रक येऊन त्यांना सैनिकांच्या मुख्य कॅम्प वर घेऊन जाणार होता त्यांच्या जो सैनिक होता तो सिगरेट पेटवण्यासाठी जरा बाजूला गेला ऑड्री वाऱ्याच्या वेगाने पळसुटली जवळच्या घराच्या तळघरात जाऊन लपली भीतीने होणारा थरकाप थांबल्यावर ऑडरीला झोप लागली जाग आल्यावर ती बाहेर आली हिवाळा होता बर्फवर्षाव चालू होता ऑडरी थंडीने थरथरत होती दिवसाची कुठली वेळ आहे हे तिला कळत नव्हते तिने बॉम्ब वर्षावात ढासळलेला दगडविटांचा एक ढिगारा जणू एक घरटे स्वतःभोती रचले व ती तेथेच बसून राहिली कमालीची कोमेजलेली उपाशी ऑडरी केव्हा तरी कशी तरी घरी पोचली एलाचा जीव व्याकुळ झाला होता तिने ऑडरीला घट्ट मिठी मारली वाढत्या बालवयात योग्य व पुरेसा आहार मिळत नसल्यामुळे त्याचा दुष्परिणाम तिच्यावर आयुष्यभर राहिला त्यावेळी कावीळ सुजलेले सांधे अशा यातनाही तिला सहन कराव्या लागल्या युद्धाची नांदी झाल्यावर हा सर्व त्रास आपल्या मुलीला होऊ नये म्हणून खरेतर तर तिचे वडील तिच्याकडे घाईघाईने आले होते त्यावेळी ती इंग्लंडमधील एका शाळेच्या वसतिगृहात राहत होती त्या वातावरणात इंग्लंडच्या बाहेर घेऊन जाणारे ते शेवटचे विमान होते अनेक वर्षांनंतरही ऑड्रीला आठवत होते की त्या विमानाचा रंग फिकट नारिंगी हॉलचा राष्ट्रीय रंग होता हॉलँडने युद्धात सहभाग न घेण्याचे ठरवले होते ते एक अलिप्त राष्ट्र होते क्या सुरक्षित वाटत होते हॉलैंड हा अतिशय समृद्ध व नटलेला देश। दूध चीज लोणी, चॉकलेट्स मिलवन देना हजारों सशक्त गाई तथे होत ट्यूलिप्स रंगीबेरंगी फुला बहरले जमीनी देशा सौंदर्य वढ़ा परंतु आज युद्ध काल ऑड्री तिच् आई मवशा कित्तीद वालूलिप्स कद्या पीठ खाऊन रहा सुकलेल्या ऑड्रीकडे बघून एलाला खूप वाईट वाटायचे ती तिचा चेहरा हातात घेऊन म्हणत असे कि तू किती फिकटलेली दिसतेस त्यावेळी तिला कळत नव्हते की आई असं का म्हणते ते समजण्याचे तिचे वयही नव्हते ऑड्री म्हणते माझ्या आईने मला लहानपणापासून असा दृष्टिकोन दिला होता की स्वतःपेक्षा इतरांचा विचार आधी करावा माझी आई खूप शिस्तप्रिय होती युद्धकाळातील शेवटच्या हिवाळ्यात आम्हाला अन्न पुरवठा फार अपुरा होत होता त्यावेळी माझी मावशी मला म्हणाली की उद्या आपल्याला खाण्यासाठी घरात काहीही शिल्लक नाही यावर उत्तम उपाय म्हणजे दिवसभर अंथरुणात पडून राहून आहे ती शक्ती साठवून ठेवणे तिसऱ्या दिवशी तळघरात राहणाऱ्या आमच्यापैकी एकाने आम्हाला थोडासा ब्रेड लोणी व जॅम असे आणून दिले तीस एप्रिल एकोणीसशे पंचेचाळीसला हिटलरने दुसऱ्या महायुद्धाचा जनक त्याने आत्महत्या केली चार मे या दिवशी म्हणजे ऑटरीच्या सोळाव्या वाढदिवशी हॉलँडची नाझी लष्कराकडून पूर्ण सुटका झाली व स्वातंत्र्य मिळाले तो दिवस आता डच सैनिकांच्या हुतात्म्यांचा स्मृती म्हणून पाळला जातो त्या दिवशी ते सर्व तळघरातच होते कित्येक आठवडे सतत बॉम्ब वर्षाव ऐकू येत होता त्या दिवशी मात्र कुठेही कसलाही आवाज ऐकू येत नव्हता सगळीकडे साम सूम होते भीतीने त्यांचा थरकाप झाला आता अजून काय होणार असे वाटू लागले मग तिला दूरवर समूह गाण्याचा व काही वाद्ये वाजवण्याचा आवाज ऐकू येऊ लागला थोड्या वेळाने सिगरेटचा वास येऊ लागला ते तळघरातून सरपटतच वर आले व हळूच दार उघडले आणि चकितच झाले कारण त्यांचे घर इंग्लिश सैनिकांनी वेढलेले होते त्यांच्या बंदुका सर्वांवर रोखलेल्या होत्या खरे तर खूप आनंद झाला एक इंग्लिश सैनिक ऑटरीजवळ आला व अतिशय हळूवार आवाजात म्हणाला आम्ही तुमच्या घरातून जर्मन रेडिओ ऐकला आणि आम्ही तो जप्त करायला आलो आहोत माफ करा पण आता जर्मनांपासून आपली सुटका झाली आहे स्वतंत्र आनंदा सर्वरण भर सैनिकॉकलेट्स पांच वर्ष मिला युद्धा आठवनी तिता का युनिसेफ हि संस्था स्थापन होती व पुनर्वसना ऑड्रीला सतत युद्धकाळातील आठवणी येत राहत युद्ध संपले असले तरी त्या आठवणीने तिचे मन विदीर्ण करीत ऑड्रीने युद्धकाळामध्ये लहानग्या वयात डच युद्धविरोधकांना मदत करण्याचा प्रयत्न केला होता ती गुप्त निरोपाच्या चिठ्ठ्या पायातील बुटांमध्ये घालून पाहिजे तिथे पोचवीत असे कारण लहान मुलांवर संशय घेतला जात नव्हता नाझी सैनिक त्यांना आढळून संशयास्पद चौकशी करण्याची शक्यता फारच कमी होती त्यावेळी ऑड्रीच्या आईला तिने पाहिलेले विदारक दृश्य व प्रसंग सतत आठवत जीव कुटुंबांना गुरासारखे आघाडीत कोंडून कॉन्सन्ट्रेशन कॅम्प मध्ये कसे घेऊन जात याचे एला लाल रंगाचा कोट घातलेली एक छोटी मुलगी गायींनी खचून भरलेल्या गाडीत गायीच्या मागे जाऊन लपली होती जीव वाचवण्याचा प्रयत्न करीत होती त्या लहान मुलीचे भयभीत डोळे वो ती से गुरान मध्य लपने ऑडरी कभी ही विसरली नहीं। नंतर अनेक लेस्ट हा चित्रपट स्पीलबर्ग या केला। तो ब्लैक एंड व्हाइट होता पै लाल कोट एक लहन मुलूर्ण चित्रपटे एक दृश्य रंगीत होते नोकेपणा ने अनहैम फिरता ऑडरी लटवत होते कि वे से कदान्न बगुन भूक उड़न जाए भूक लागू नये म्हणून अंथरुणावर पडून ती काहीतरी वाचत राही थोडे दिवस ते आजोबांच्या घरी जाऊन राहिले होते गावाबाहेरची शेती ही जवळच होती शेतकऱ्यांचे थोडेसेच उत्पादन होते तेथील वाटा ते संकटग्रस्त लोकांना देत असत युद्ध काळात भारी किमतीचे दागिने एका ब्रेडच्या तुकड्यासाठी विकले जात होते शेवटी देहनिर्वाहासाठी अन्नाचीच जरुरी होती सोन्या मोत्यांचे दागिने पोट भरू शकणार नव्हते युद्ध संपल्यानंतर अर्थातच ज्या शेतकऱ्यांनी दागिन्यांच्या बदल्यात थोडेसे अन्न पुरवले ते शेतकरी श्रीमंत झाले एका शेतकऱ्याने अन्नधान्य देऊन त्याच्या बदल्यात सोन्या मोत्यांच्या हिऱ्यांच्या दागिन्यांचा व किंमती वस्तूंचा मोठाच संचय केला त्याने त्यासाठी ते जमिनीखाली तळघर तयार करून त्यात ते सर्व ठेवले युद्ध संपल्यानंतर त्याने तळघरात जाऊन पाहिले तर सर्व किंमती वस्तू पाणी व चिखल यामुळे खराब झाल्या होत्या एकही किमती वस्तू हाती लागली नाही सर्व युरोपियन देशांमध्ये हॉलंडला युद्धाचा फटका सर्वात जास्त बसला होता प्रथम या देशावर जर्मन लोकांनी हल्ला केला व सर्वात शेवटी हॉलँड मुक्त झाला युद्ध समाप्तीनंतर अजून एका घटनेमुळे ऑड्री आनंद अधिकच दुणावला हॉलंडच्या सेनेमध्ये दाखल झालेला ऑड्रीचा भाऊ आपल्या गर्भवती पत्नीसह अचानक परत आला त्याने भूमिगत राहून काम केले होते आयान हा ऑड्रीचा भाऊ व त्याची पत्नी 325 पंचवीस महिलांचे अंतर चालून आले होते बर्लिनपासून थेट अर्नहॅमपर्यंत त्यांनी माहिती दिली की पाच डच सैनिकांना जर्मन सैनिकांनी कोठडीत डांबून ठेवले होते त्यातील कोणीही वाचले नव्हते काही दिवसांनंतर ऑड्री आत्या झाली आयनच्या पत्नीने मायकेल नावाचा सुंदर मुलाला जन्म दिला होता एला आजी झाली होती एलाचा आनंद मुलगा परत आल्यामुळे आधीच द्विगुणित झाला होता एला ही अतिशय कर्तबगार जगावेगळी स्त्री होती कमालीची जिद्दी व महत्वाकांक्षी होती तिने आता आपले संपूर्ण लक्ष ऑड्रीच्या करिअरकडे व तिचे भवितव्य दर्जेदार करण्याकडे देण्यास सुरुवात केली तिचे दोन्ही मुलगे स्वतःच्या पायांवर उभे होते स्वतंत्र होते त्यामुळे ऑड्री हाच तिचा एकुलता एक बंध होता तिच्या घरट्यात हेच एक नाजूक पिल्लू राहिले होते इलाने अर्नहॅमहून ॲमस्टरडॅमला जाऊन राहण्याचे ठरवले ऑड्रीने उत्तम बॅलेरिना म्हणजे क्लासिकल नर्तिका व्हावे असे दोघींचेही स्वप्न होते त्यात अनेक अडथळे होते आर्थिक प्रश्न सर्वसावत होता लोक भेटत नव्हते सर्वदूर युद्धाने खचलेले कडवटपणा जोपासले ऑड्रीला वाटत असे की युद्धातून लोक काहीही शिकले नाहीत युद्ध काळात सर्वांना एकमेकांची नितांत गरज होती एकमेकांना स्वतःच्या वाट्यातील अन्न होते सहानुभूती देत होते पण युद्ध संपल्यावर मात्र तेच लोक संकुचित भावनेने वागत होते ऑड्री मात्र या कटुतेपासून दूर राहिलेली होती तिने स्वतःच युद्धातील जखमींची सेवा करणाऱ्या संस्थेत विनामूल्य काम करायला सुरुवात केली पुढे उतार तिने केलेल्या अभूतपूर्व लोकसेवेचे से बीजच जणू वयाच्या सतराव्या वर्षी पेरले होते तिच्या आईने स्वत कष्ट करून बॅले नृत्य शिकण्याच्या क्लासमध्ये ऑड्रीचे नाव नोंदवले एला कधी ब्युटी पार्लरमध्ये तर कधी त्या जेथे राहात त्या इमारतीचे जिने झाडून पुसून स्वच्छ करण्याचे काम करू लागली युद्धाच्या आठवणी सांगताना ऑड्री पुढे तिच्या मित्रमैत्रिणींना एक आठवण आवर्जून सांगत असे ऑड्री जेव्हा ब्रॉडवेमध्ये अभिनय करू लागली तेव्हा तिला ॲन फ्रँकचे काम करण्यासाठी बोलावले होते ॲन फ्रँकच्या जीवनकथेवर ब्रॉडवे शोची निर्मिती होत होती ऑड्रीने ते काम स्वीकारले नाही ॲन फ्रँक व ऑड्री दोघींचाही जन्म एकोणीसशे एकोणतीस सालचा सा। ॲन जरी जर्मनीत जन्मली तरी ज्यू असल्यामुळे एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये तिच्या कुटुंबाचे जर्मन नागरिकत्व हिरावून घेण्यात आले होते मक्तीचे तिचे कुटुंब हॉल्ड मधिल एम्स्टरडैम शहर स्थायी परंतु युद्ध काीवन कॉन्सनट्रेशन कैम्प मध्य घा होती तरी तिचे बालपण युद्धा चा भीषण छाया गेले होते सतत दहशतीखा जीवन जगावे लगले होते ऐन फ्रैंक ने लिहले अ डायरी ऑफ अ यंग गर्ल हे पुस्तक कालांतराने खूप गाजले व अनेक नाटक चित्रपटांचा विषय झाले ऑड्रीला अर्थातच ऍनविषयी नितांत जिव्हाळा व सहानुभूती वाटत होती एकोणीशे चौवेचाळीस मध्ये ऑड्रीने तिच्या डायरीतील काही भाग तोंडपाठ केला होता बालपणीच्या भीषण अनुभवांबरोबरच दोघींचेही निसर्गाचे वेळ ऑड्रीला आठवत असे बंद कोठडीच्या लहानशा खिडकीतून मला निळ्या आकाशाचा तुकडा संथपणे तरंगणारे पक्षी निरभ्र आकाश हे बघून मी दुःखी आहे याचे भान राहत नसे मला वाटे हे पक्षी कसे स्वतंत्र आहेत सुंदर आहेत ते बघताना मी स्वतःला विसरून जात होते एला व दोघी एकमेकींच्या आधाराने कष्टपूर्वक जीवन जगू लागल्या होत्या युद्धानंतर संपूर्ण वेगळे जीवन सामोरे येत होते बालपणी गर्भ गर्भश्रीमंतीत वाढलेली सरदार घराण्यातील खानदानी संस्कारांमध्येच तरुण वयापर्यंत जगलेली एला खडतर जीवन जगत होती त्यांच्या खडतर आयुष्यात एलाने पतीचा शोध घेण्याचा प्रयत्न एकदा केला होता पण जोसेफ रस्टनचा ऑड्रीच्या वडिलांचा काहीही पत्ता लागला नव्हता पुढे अनेक वर्षांनी ऑड्रीचा पती मेल फेरर याने तो पत्ता शोधून काढला व ऑड्रीची व तिच्या वडिलांची गाठ घालून दिली परंतु एलाचे पेम अत्यंत उत्कट होते एलाची व्यक्तिरेखा डोळ्यासमोर उभी करताना मला सतत डोळ्यांसमोर येते ती आमची फ्राऊ लुईस बुंडशू एकोणीशे एक नंतरच्या काळात काही वर्षे मी व माझे पती आमचे वास्तव्य काही वर्षे जर्मनीत जर्मनीतील ग्योपिंगन या जवळच्या लहान गावात आम्ही ज्या घरात राहत होतो तेथील लँड लेडी फ्राऊ बुनशू जर्मनीचं पुनर्वसन दोस्त राष्ट्रांच्या सहाय्याने फार सपाट्याने झाले होते महायुद्धाचा खाणाखोणा बुजू लागल्या होत्या संपूर्ण जर्मनीचे नूतनीकरण होत होते नूतनी हो नव्या इमारती आधुनिक जीवनपद्धती शहरांच्या मध्यवर्ती भागांमध्ये इमारतींवरील दुकानांमधील विद्युत रोषणाईचा झगमगाट हे सारे दिसू लागले होते हिटलरचे नावही घेतलेले जर्मन लोकांना आवडत नव्हते युद्धाच्या आठवणी मनात घर करून राहिल्या होत्या नवी पिढी उदयाला येत होती राष्ट्र झपाट्याने प्रगत होत होते अशा वातावरणात फ्राऊ बुनशू ही एलासारखीच कडक शिस्त जुने खांदा निवळण जपणारी अशी एक वृद्धा होती ती युद्ध काळातील अनेक आठवणी सांगे युद्धामध्ये एक पाय पूर्ण गमावलेल्या एका जर्मन तरुणाशी तिने जाणून बुजून घरच्या विरोधाला न जुमानता विवाह केला व आयुष्यभर त्यांच्या सेवेसाठी स्वतःला वाहून घेतले त्याच जमान्यातील समान गुणधर्माची एला युद्धातून तावून सुलाखून निघाली होती आपल्या मुलीचे भवितव्य घडवण्यासाठी झगडत होती तिला त्यावेळी माहित नव्हते आपली मुलगी पुढे कला जगतावर राज्य करणारी सम्राज्ञी बनणार होती त्या दोघींना युद्धाने लढाऊ वृत्ती शिकवली जीवनातील दुखाची सखोल जाणीव दिली पुढच्या पिढीला ती कधीही करणार नाही युद्धातील विदीर्ण करणाऱ्या अनुभवांनी तिला डाऊन टू अर्थ राहायला शिकवले कठोर वास्तवतावाद शिकवला युद्धातील भीषण अनुभव खरोखर कल्पनातीत होते त्या अनुभवांनी शिकवले की अन्न वस्त्र निवारा ऐशाराम संपत्ती या सर्वांपेक्षा माणसा माणसातील जिवाळ्याचे संबंध असणे हे सर्वात महत्वाचे आहे माणुसकीचे मोल जपणे सर्वात आवश्यक आहे आपल्याकडे संत ज्ञानेश्वरांनी सांगितले होते हे विश्वची माझे घर ऐशी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण जाहला या उक्तीशी ऑड्रीचे विचार खूपच मिलते जुळते होते असे वाटते साऱ्या जगातील कलह भाव, द्वैतभाव आपपरभाव यातच आहे हे तिला धकळत कळले होते आता युद्ध जरी संपले होते तरी स्त्रिया व मुले यांना अत्यंत बिकट परिस्थितीतून जावे लागत होते हजारो पुरुष युद्धात मृत्युमुखी पडले होते बरेचसे परागंधा झालेले होते बॉम्ब वर्षावाने ढासळलेल्या घरांमध्ये राहावे लागत होते मोडक्या खिडक्या मोडकी दारे कधीही अंगावर येतील अशी सतत भीती असे सॅनिटरी सिस्टीम कोसळली होती बर्फ वर्षावाला ऊत आला होता रोगराई वाढली होती पुरेसे उबदार कपडे नव्हते लोकांच्या उबदार कपड्यांची कपाटे कोसळून पडली होती क्षयरोग अॅनिमिया असे रोग लहान मुलांना ग्रासत होते कडाक्याच्या थंडीत जीर्णघरांमध्ये ऊब कशी निर्माण करावी ते कळत नव्हते कारण खोल्या गरम करणारे ऑइल ओव्हन्स नष्ट झाले होते तसे पुरेसे इंधनही मिळत नव्हते ब्रेड बनवणाऱ्या बेकरीज त्यातील यंत्रे साधनसामग्री बेचिराख झालेली होती युद्धात बेचिराख झालेले लोक निर्वासित होत होते मग निर्वासितांचे जथे जेथे युद्धाची फारशी झळ पोचली नव्हती अशा शहरांच्या दिशेने बर्फ वर्षाव झेलत अपुऱ्या कपड्यांनीशी मुलाबाळांना घेऊन रवाना होत होते एला व ऑटरी ज्या गावात राहत होत्या त्या, त्या अन्हॅमची स्थिती याहून वेगळी नव्हती भविष्य आयुष्याचे भले मोठे प्रश्नचिन्ह एला होते